विष्णु भगवन नमस्ते श्रीकृष्ण गोविंद हरेराय गोविंद हे नाथ नारायण वास हे नाथ नारायण क्रमोदर विश्वनाथ नमस्ते विष्णु नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुदारे कृष्ण हे नाथ नारायण वासुदेव हे ुंदोदल विश्वनाथ मुकुंद विष्णु भगव नमुंद विष्णु श्रीकृष्णगोविंद हरे पुराय श्रीकृष्ण हे नात नाताय नवासु ुलतामोध विश्वनाथ विश्वनाथ कुंदविष्ण भगवन नमस्ते भुंद विष्णु भगवन नमस्ते पुल् भगवन नमस्ते भुंद विष्णु भगवन नमस्ते पुल्विण भगवन नमस्ते भगवंत विष्णु भगवन गोपाल कृष्ण भगवान रुक्मिणी पुन्हा पुन्हा सरोप की अतिशय भाषणपूर्वक माझा निरोप वारसाची काय मला काही बरं वाटत नाही आणि सुदैव त्याच्या आधारे की तस नाही उत्तम उपाचार करायचं आणि तू अशा पत्र लिहि असेल माझं काम किती सोपं आणि हल्त मी विचार कर ना एक तर में नहीं आ, भी दो पुदर। पुदर। तो तो है ना मे समुद्र पार लगे अच्छी द्वारका नगरी है किती आणखीन आमचा प्रवास आहे किती कष्ट प्रवास आहे आणि द्वारके जाऊन तुझा निरोप सांगताना जर ते गडबड आहेत तर तू लिहि ना माझं काम सोबत आज प्रवासाच काय ते होती पण तुझ तुझ म्हणणं जेवण काका जायलाच तयार में म्हणल्यानंतर लोक पत्र लिहायलाय आपल्या डोक्यामध्ये आणि पाच रुक्मिणी काय लिहिलं असेल असं पत्र लिहिलं आणि करत एकाच्या प्रवेशद्वारा पाहिजे प्रवेशद्वारावर आपण आला भीष्म त्याची त्या उमेदवार कि श्री तिच्याकडनं आलो श्रीकृष्णांची अवघ्या कुठलाही येणी ये पण जर ज्विजा असेल तर त्यांना तिष्ठ ठेवायचं नाही त्यांचा कोरोना करायचं नाही त्यांना आवडायचं नाही त्यांना प्रतिबंध करायचा नाही विजय श्रेष्ठ असेल तिथे विलंब करायचा नाही जर का ना। व्हायला तर त्याचा परिणाम बरो नाही शिक्षा असं असे सुदैव विजयश्रेष्ठ पाहिले आणि इतिहास आपल्याला भेटायचंय विशेषतः पूर्वी यावेळी करायच्या विशिष्ट व्यक्ती वाहिले का त्यावर कुणी चालेल म्हणजे भेटायचंय द्वार श्री कृष्णाला भेटायचे म्हटल्यानंतर त्या द्वारकाला घेतलं आणि श्रीकृष्ण ज्या महाजामध्ये होते आज तरी आपल्या आचना झुंडे आले कोण आले काल हरिराम आलेले विजय श्रेष्ठ भगवान करता महाराज आहे आलेल्या त्या श्रीकृष्णा नम्रतापूर्वक वर्णन केले आणि आपल्या उठव्या आकारात धरून श्री कृष्ण सुदैव काकांना आपल्या महागात घेऊन आले सन्मान करण्याची रीत आहे से आसन है आसनाकन भासे बसा आणि तशरी प्र काना गो वाटणार आहे तस संस्कृत या आणि शब्दांचा समजय आपण सुंदर भाषा आहे ना असताना सुदैरपात आपल्या मंटकावर बसवलं आपण ज्यावर बसली होती त्या मंटकावर आणि द्वारका आणि श्रीकृष्ण पाहु दादा आणि श्रीकृष्ण विचारते सुदैव काकांची हे विशेष श्रेष्ठा मला निर्मत्सुष्ट मला अतिशय पूजे मला अतिशय आवडतात त्यांची सेवा करणं मला अतिशय आवडत तेव्हा काका आपण शांत चित्ता पणधन करताना असे धर्माचरण करत असताना आपल्याला काही कोणता प्रतीवर होत नाही ना आपण कुठून आला तितका दिसतोय केला दिसतात समुद्र पार करून तुम्ही तिथे काय कारण आहे काय हेतू आहे आणि ते काम जर मला सांगण्याबद्दल ते काम नसेल तर ते माझ्या हरकत नाही पण मला सांगण्याबद्दल असेल तर मोकळेपणा आणि ते मला सांगा जी आपल्याला कोणी पाठवलं आपण का आलो हे सगळं आणि रुक्मिणी जे पत्र दिलं होत ते पत्र दिलं टीका ते पत्र रुक्मिणी कृष्णाला वाचून दाखवलं आणि दुसरं सांगण्याची पद्धती आहे की ते पत्र श्री कृष्णांच्या हाती दिली मला तरी असं वाटत कि आज आपलं धक्तीनो त्या पत्रात सुदैव काका रुक्मिणी पत्र लिहिले व्याकुल भूषणाला यनुकुल नंदना पत्र लिहिले आपण ते पुढून वाचण्यात काही मत नाही सुदैवका विचारले म्हण वाटत श्रीकृष्णाला वाचून दाखवलं पत्र उलगडलं आणि ते पत्र वाचल एका नजरेमध्ये वर पासून त्यावेळी काय होते कळत पण आणि आता मूळ मुद्दा म्हणजे पत्राचा रुपये का माळणा दिला होता थे थे तो दर्द करत नाही तुमच्या कल्पनेला सोपवते बीतिनी आज मज प्रिय मज प्राण मज प्राण सजीव आहे काय काय जे दिसले आपण अंदाज करा आणि यंत्रावर बोलताना सार वाटता आहे ऋषींनी बद्दल केलं एवण बाजूत ते रूपोपानी पत्र आहे याचा सार वाटला आहे अच्युता अजिता अमिता आमिया आनंदा द्वारकाजी श्री कृष्णाना विशेषण उपगे ये हे चले माझ्या कारणाने असणारे यशार्य वैराग्य ऐश्वर हे सहा गुण मी ऐकून आपण तिची सूर आहात तिची वीर आहात तिची धीर आहात अपने सीना आप सौंदर्य है पहले विशेष सुंदर अपल रूप ते जी प्रत्यक्ष नहीं पुखाइन कारण रूप अपल गुण ऐसा मी मे मानस पुस्तक अपने, अपने, अपने समर्पित पती माझ पडन वरले माझी माता माझे पिता आणि आपल्या पत्नीला योग्य वर असे तुम्हीच वाटत अमुख दिवशी तिची निश्चय झालेला आहे आपला जर माणूस असेल आपण जर मला पत्नी म्हणून स्वीकारणार असाल तर आपण माझे निरोजित व शिशुपाल जराचंद आणि मोला मंडळी तिथं आलेली असते आपण त्यांचा जाऊन पराभव करावा त्यांचा पराजय करावाय रक्त सांगू नये जाऊन पराभवा आणि विवाहाच्या अध्य दिवशी तुम्ही माझा राक्षस पद्धतीने पाणी कराव आपलं वैदिक परंपरेनुसार तिथं होणं राक्षस विधीने तुम्ही माझं हरण करावं म्हणजे अग्निशक्त मनाची तुम्ही मला पळवून द्यावं अग्निशक्त मनाची तुम्ही मला पळवून द्यावं त्यावेळी मी कुठे असेल जी आमच्या कुण परंपरेनुसार कुलदेवता आहे अंबा माता त्या अंबा मातेच्या ना मी गेलेली असेल अंबा मातेच यदा यथाविधी अभिषेक युक्त आणि प्रसाद मी आणि कडे कोण बंदोबस्त असेल माझ्या माझ्या स्वतः असतील आणि आमच्या घराण्या्ञान उद्ध अनुभवी अशा काही स्त्रिया असतील थी ने थी। समय या माजा हर नितला अपनी बात आए शेवर पुनः कार्य के सो अपनी फिर काय काय शेवट केला सगळं पत्र वाचलो, आणि सुदैव काकांना एवढच म्हणजे कम्युनिटी लिदय पा समी रुक्मिणा पत्रोपयोग का, के का एक रहा कृष्ण ने संग का बोलत नहीं आए पा रुक् रुक् केले शिशुपा तुम्हें नहीं तुम्हारा कह रहे कार्य करू ना रुक्मिणी मना सगर दारूबा कि दारू का मजा पहाटे आपके गोड़ा दाड़ा कराया हे लम जायचे कमजीने आणि दारू द्वाराली श्रीकृष्ण आणि सुदैदा कमिर सकाळी बलरामदा आपल्या महागामध्ये वाट पाहत होते कि रोज मला नमस्कार करायला गेला असतील तिथ जाऊन त्यांना नमस्कार नमस्कार करायचं अगोदर वायचंद्रगरला त्यावेळी मॅनेजिंग डिरेक्टर होते त्यांना सांगितलं आई वडील भाग्यवान हा सकाळी वचन ते मानलं नमस्कार करू लागले आई वडिला मामा आई वडिलांची बातमी आई वडील म्हणू लागले की मामा कशाला चेन सांगितलं माझा करतो करतो म्हणले पण आम्ही असतो वर्ष म्हणजे मला वाटलं असोज नमस्कार करायला प्रश्न आहे का आम्हाला आमचा आला नाही कसं आलं नाही कसं आलं नाही यायची वेळ करून गेली वेळ येतो आपण उठले आणि श्री कृष्णाच्या महागिरे महाधिकाला विचारलं म्हणजे मानक कामनं एक एक आली होती त्यांचं त्यांचं काय बोलणं आलं तरी आम्हाला ज्ञात नाही पण आज आम्ही पाहतोय तेव्हा तेव्हा गेले कोण करू पण ते दिवशी नाही द्वारका घेतली नाही गेले ते काही आम्हाला ठाऊक नाही पण मला म्हंड बहुतेक ना ना तो आपल्याला ते कधी विचारत नाहीतच आपण सांगितलेलं सगळं कधी मानत नाही फक्त आम्हीच पुढे आमची साऱ्या म्हणून बलरामाने सैन्य वकील आणि आत्ती घोडे पाडलं यासाठी बलरामांची स्वारी मिळवली की ते काकांच उकळ होत ते जाणतेतच राहील आमच्या धंदामध्ये तुम्हाला जोडी काका आले पण इकडं रुक्मिणीच्या अवस्था काय आपण काकां पाठवले दिला दिश्य, अपने दिश्य नाही तरी मार नहीं उपोषित नहीं अन्न प्याग जन्मत नहीं अनेक जन्मात असले खर्च तो पण कोणत्या पुंचा ना कोणत्या एका जन्मात तुम्हाला मी प्राप्त करून घे तर काय झालं ते काय नाही काका यायला बाजूची काका यायला बाजूची तीन दिवस राहिले परवा तेरवा आधी चिंता चूर आहे आणि काय आपलं मन इतक ख असत ना कि मन चिंती ते वैगे न चिंती म्हणजे वेळात घरी येणार माणूस जर त्या नियोजित वेळेला किंवा पाच झाले माग आलं नाही ना आपल्या मनात चांगलं तुम्ही कुठेतरी मिसळलेली असेल अखंडपुरीवर काम हालत असतील लोक मारत असतील आनंदात असतील अंगात झालं नसेल गोडी दिसाच कापलं नसत काय काय मन चिंकी ते वैली नसी असेमान मन आणि एवढ्या म्हणायची नजर लागली ती कामाच्या वाटेकडे काका काका काय मुजरा खरी पड़ी किए कुछ आई आपण सांगितल्याप्रमाणे आपलं अपहरण कधी करणार आता मध्ये एकच दिवस दुसऱ्या दिवशी विवाह आणि सध्या प्रमाण त्यांच्या रीतीराजा कुड धर्मा डोळ्यात ते घालून स्वतः नजर धुरून होता, होता। रुक्मिणी गेली मंदिरात गेली काय गमत आहे पहा अंबा माता अगदी रुक्मिणी रुक्मिणी पेक्षा जाता जाता व्यासा एक तत्वज्ञान अंबा माता या मित्रांत मंदिरात आहे औकीच चैतन्य रूपात प्रत्यक्ष रुक्मिणी आहे ना पूजेचं संभाजिक एकदम ब्राह्मण आहे अशी तेव्हा माझे मनोजन सफल होती असा आशीर्वाद दे अम्मा मातेने रुक्मिणीला उजवी दिली तृप्ती केली तुमच्या भीती पाहत नाही तर म्हणा अन्न माणूस आहे भागवती नाय जातो म्हणून पाहायला जाता येत नाही तो तो, तो, तो, तो, तो ना तो आ, तो की पत्की अत्यंत गोळी गणपती दुर्गा मातीची उपासक आहे पूजा करणारे तिने पूजा केली आहे आणि दुर्गा मातेला त्या गणपती कळू लावलं की माझ्या मुलाने हे गणपत आणि त्याची नियोजित वधू मारू आई गणपती डोळे निघून एक तिवर दुर्गा मातेचे भजन करते अजून कुठं माणूस पाहायला मिळाला चित्रपट पहा लक्षात असं ते दृश्य आहे आणि त्या गणपती घासलेल्या आणि मंद कुंत उमा चित्रपटा दुखांति का प्रश्न है म्हणजे आपण पत्र सूचना दिल्या होत्या अजून काही आधी लक्ष्मी दिसत नाही चिन्ह दिसत नाही कुठे आले असतील कसे आले असतील येणार तर ते कटोबट बंद असतात अशा चिंतेत आहे <laughs> आमचं पुरण जर विचार मी पोचले तर मला वगैरे आता वाटत असताना आणि इतक्या म्हणजे एकच गजावर उत्ता आला, <laughs> आला आला आला का आला आज कोण आला आला, आला का आला कसा आला कशा करता आला काही नाही आला का आला आणि काही काळांनी आला शब्द रुक्मिणीला धुवून गेला मोरोपंतांनी आपल्या आल्या पुस्तकामध्ये रूप घालून झालंय आरल्याचे मोलपंतांची हंसेने म्हणजे रुक्मिणीला त्यांनी मोती मांडले हंस म्हणलाय का हंसाचा काही खात नाही मोठ्याचा आम्ही रिकर्न नव खंबाच्या हातातले शिंपण्याचे मोठी काल ते एका मोठ्याची किंमत गेल्या वाजा हव्या मोठ्या हजार ते बाराशे रुपये एक मोठ्याची किंमत असा करतात हमसे मुक्ताने मग ते सो हा का कल त्या हाताने ग्रगन वर आकार घेऊ आणि आकाश देवतांच्या काणी हा त्यांचा विधान आक्रोश ओर शिशू पाण्याचा अतिशय शोचनीय अतिशय दयनीय अवस्था त्याला तोंडात माती घालून घेऊन आला आहे माझ्या तोंडचा घात कृष्णाने बोलवला आता ती बाकीची बरोबर वगैरे ती शिशु पाहायला आणि एवढं दुःख करतो अरे एक रुपये घेणे तर गेली छप्पन रुपया एक मिळाले नाही छप्पन रुपया एक रुपये आणि मग खाली माना लागून आ, आता आणि कृष्णाच्या कृष्णा आणि रुक्मिणी यांच्या रथातला अंतर कमी होत येऊन दिले श्री कृष्णाने म्हणजे श्री कृष्णाने रुपणीचा लसून टाकला पाय विचारला कृष्ण स्वतः पाय विचार आता रुप्मी येत असाल तर श्री आहे कृष्णाच्या रुक्मिणी आणि कृष्ण समोर टाकले रुक्मिणी म्हणजे पराभू व्हावा पण आपल्या घणी ग म्हणजे कळ्यामुळे हे त्या आहो का आपल्या ह्यानी आपल्या बंधूंना माल आता तिथे आणि मालके पण सांगितलं नाही ती आणि कृष्णाचं मालक तिने न सांगता ओळख मागला त्याच्या हात्याला एवढ्या बलरामाची स्वाारी येऊन मिळाली बदराम झाला रुक्मिणी काळजी करून गो श्रीकृष्ण तुझ्या भावाला रुक्मीला सांगणार नाही निर्धार मोडून टाकले बाद काढून टाकले तीक्ष्ण शास्त्रांनी त्याला निदृत केलाय त्याला जीवदान दिलंय आणि त्याला परत सोडला मोका रुक्मिण परत गेला कौज्यपुराकडे पण राजधानीवर प्रवेश केला नाही केला राजधानीच्या बाहेर आपल्यापुसे आणि तो म्हणला या कृष्णाला पराभव करीत दानी प्रवेश करी न देशा इथं प्रप्पन्रा, शिरिटना, रुप्नी, शुरिमादरी, दौा शेवरा ने आई। इए जावेश्टा जिली, एओओ, जाटा लोगोः, आधा लोगोः, जाटा लोगोः? जाटा लोगोः अशास्य खरदुदार जाटार। इए जाटार। दौा आपकान उडी से आणि रुक्मिणी यांच्या विवाहाची जयंती आता दाखवली कल्पना करा लक्ष्मीनाथ त्याचा विवाह आहे आणि तो साक्षात रुक्मिणीशी म्हणजे लक्ष्मीशी आहे तेव्हा लक्ष्मीनारायण म्हणजेच रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांच्या विवाहातला काय थाट असेल आपल्या बुद्धीला देऊन बुद्धी न चुकता कल्पना न पाठता तेवढा तरी कल्पना दिसतात कल्पना दिसतात महा तसं लुक्कृष्ण यांचा मंगलविवाह द्वारकेमध्ये काय सोहळ्यामध्ये आता विवाह पंपन्न नोव्हेंबर यांचे सल्ली सूत्रा आणि गुरुजनांचे आधी सूत्र ृत्य सोमरक्षि ओ नमो सर्वं कल्पते रत्नदीपसि वाह यत्वां देव प्रभि मन्दितवा ज्ञोशै कुहा वहु सोमस्तनक्त ता समानां मदाग्रोधि ओ मानव प्रज्ञानो बलोपना पादराजनां त्वरला चुषे हरोशिमा देखे इमान वसुपुत्र सुभ ्राजेश्रना सम्राज सम्राजे प्रभ समंते देवा समा सं भूतीराज पुराण अमल पूज्य सुरेश पशुपतीसुतभीषाने सधुलक्ष्मी रमराज लक्ष्मी श्री कृष्ण शक्तवय गंगा सीजाव चंदी वेगा चितावती महादेव खादे पुरुष मंगला किता <tries> <tries> शुक्रोतलीश्वर देवता मध्यमो समोर हिंदुत्व परमेश्वराच्या नावाने देवाचे वंदन करूया यात्रे कथा वश मुते सरकार मन भव्यतां जडिकीं लंकिते वै संचा यदु एकला पंचा यद भू उक्ला अलपिता महावष्टहिं तारस्य प्रस्ताव्यत् सुमनु ऋतिकी दर्शनेन एतो तमते वै परिपात्यां यदु उक्ला पंचान यद वालपिता पाहुर गुरु कान्त व अस्मे व शोके उश्मे व च व दया तस्मिन् त्नो देह वसि यानि वन्दता ओति याउ याउ तत्त्यात्मा वय सोति तस्मात् मध्यमया आचन् करव्यात्मा देव व सोसुते गुरु कौंचम सदित वरा वस्तम चेत साविवातु वदम् पक्षेयीनार ोपागक्ष सपदवंदोपय पशुंद्राने पशूनाठा उत्तमा प्रा तद्दव छत्रि सदा तंत्रजापेराज्यो एक कवे होते कवे नसल्याने जीवते अमृते सत्तेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान रुक्मिणी ना? राजा वो एक तो आणि आणि मंगल कथा अपने मुख्यमंत्री अतिशय उत्सुक है त्याचे जे अष्टनायिकांशी विवाह झालेले आहेत त्या विवाह कृष्णामध्ये सगळे सन्मानित प्रजादन त्या सभेमध्ये एकत्र येत जो भगवान सभेमध्ये एकत्रित आलेली होती त्या सभेमध्ये द्वारकाधी झाली द्वारका नजरीचा एक सूर्याचा मोठा उपाय सतराचं नाव त्याला सन्मानपूर्वक पाठणीचा सूर्याने तुझ्या उपाय प्रसन्न होऊन तुला शेवंत नावाचा एक दिव्य म्हण दिलाय वैशिष्टी जब्या जो को आर भारत कि सोना श्रीमद भागवताल पैली जी श्रीधरांची टीका आहे श्रीधरी टीका म्हणून त्या श्रीधरांनी आपल्या टीकेमध्ये म्हणजे विवरणामध्ये भाषा मध्ये आठ भाग आणि किती तोळे बत्तीस हजार तो एण तो श्रीमंत कोणी रोज प्रसाद म्हणून देत होता आत्ता भाऊ आजार मग आता काय करू दुसरं वेळ झाला राज्याच्या हिताच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने शासकीय कोशामध्ये जमा करावा का राजधानीच्या एका व्यक्ती जर अशा प्रकारचं जनासन की राजकीय सुरक्षेच्या दृष्टीने योग नाही अशी विनंती आहे हटत नाही हुकूम अली बात नाही विनंती काय विचार केलं मिळालेलं आहे की नाही ठीक आहे मला वाटलं मी तुला अनेकांच्या साक्षीने तुझा विचार तुझी मान्य काही आवडत नाही या घटनेला काही दिवस झाले एक दिवस श्री कृष्ण द्वारक मंडली मोशाने अजु बोला धरत नहीं त्यांच्या म्हणण्यातलं मतीचा लोहापाईत नेताचा धक्का भाऊ प्रसे त्याला मारला आणि तो मणी खडक केला असं केमा आपण किती थे निरपणा आपलं कर्तव्य ते तिसरा डोळा आहे त्याच जसा आणि ते आणि खासगी डिटेक्टिव्ह दागया दागया दागया दागया दागया दागया। तो धाग्याला झाला धाग्याला नदीक असणाऱ्या एक सिंहाच्या आश्चिमे आल्या बरेच आश्चिम आल्या त्या दुरवल्या सिंहाचा सांगायला तयार झाला आणि जेव्हा शोधून पुढे गेले माणसाच्या काही बऱ्याचशा बोला केल्या दुर्ल्या माणसाचा सापळा आणि हा सिंह माणसाचा सापळा हा सतरा गीताचा भाऊ प्रस दपटी दोघही आटोपले पण दोघांची आपल्याला कर्तव्य नाही मणिक आहे मणिपूर आहे एक मन शिक खेल तो मीकृष्ण हो जितना झोपडी एक ग्रस्त आणि ते श्री कृष्णाच्या अंगावर शस्त्राची ओळख हे कोण आहे त्याने ओळखल दुसरे तिसरी कोणी नव्हती ती स्वारी जो होता रामाव काळातला जाधव कृष्णाचं काय पाल जा फिटना म्हणजे चेहऱ्याचे सामने आढळते का ते ज्या तू पाहू लागले आपले आणि प्रभू रामराय आणि हा केला बरं बरंच सामने अन्न ठाकरे रामा रामा। की रामान घेतली क्षमा केली मी केव्हा जांभवती नावाची माझी कन्या आहे उपवर झाल्याची आहे मी तिचं कन्यादान करून द्यायला तयार आहे आपण तिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा श्री कृष्णवर्सरा विवाह मणि आम्बव सभा बोला स्वाधीन के शिकारे गेरा मणि ग्रीहरा घटपटी दोगी आटपले हा म्हणी मला ज्या मंत्राकडे मिळाला हा म्हणी तुझा तुला माझा या काही दोष नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझा यात हात नाही तुला माझी पटलं का कधी झालं पत्र की आपले लोक काही पुरावा असताना आपणच आपण बोलायला सुरुवात केली आणि म्हणून तुझ वाटवंड बोलू लागली प्रभू का माझ्याला तुम्ही क्षमा घेत मी तेव्हा समजेल माझी उपवर कन्या आहे सत्य भा तिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा सत्यभाने शिवाय राणा पांडवांगरी आणि अर्जुन मनात मानलं होतं का या कृष्ण तरी याच चरित्र याचा लागव काही हिला कळत नाही ते रुक्मिणी शिवराजा ते जांबवची शिवराजा की होता सत्य भाला कृष्ण ने <laughs> तुम्हारे दोबदारी मी दोघांचं ऐकतो म्हणजे काय म्हणून मी आपल्याकडे वर्ग आहे स्वीकार करणं न करणं जायचोय अर्जुन म्हणलं नाही हे तुमच्यासाठीच आले स्वीकारीचा चार दिवस झाले सत्या भद्रा लक्ष्मण चार राजकुक्ति सत्यवाणा कालिंदी मित्रविंदा, सत्या भद्रा लक्ष्मणा आठ विवाह हजार नरकासुर याला म्हटलं त्यावर कृष्णाने आक्रमण केलं आश्वीमध्ये चतुर्दशीचा दिवस नरक चतुर्दशी केले स्वर्य आक्रमण केले नरकासुराला मारला क्या देवान आकाशन पुष्पी शायद मुक्त के मुक्त कर सो परिस्थिति सामको तुकुमा सामता है परिस्थिती कित्येक कार्या नरकासुराच्या बंदी शाळेत नरकासुराबरोबर कृष्णांच्या नोकरी केले राजा अवस्था आई वर्ग ने अपने मुला न सोलह हजार कज्ञा जीवना की वावरी समाज पंचायत विषय विषय आहे स्त्रीला असतं काय दुर्दर्शन झाली असते ती त्यांच्या वाट्याला घेऊ नये म्हणून श्री कृष्णाने त्यांना आपलं पत्नी पण वाढ केलंय त्यांच्याशी विवाह केले आता तर तो सोळा हजार जगणी श्री कृष्णाच्या विवाहित धर्म पत्नी आहेत त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आता त्यांच्याकडं वाकडी गोळी करून पाहण्याच कुणाचा काय हेतू आहे पहा म्हणजे हेतू पण पुराणात ना कशाचा आहे विचार तेवढा सामाजिक विचार कृष्णाचं हे जे कृष्य आहे ना त्याला प्रामाणिक सुप्रतिष्ठित असतो सुप्रतिष्ठित असतो सुप्रतिष्ठित सुप्रतिष्ठा प्राप्त झाली एवढ मोठ काय विचार असे अभिवाद झाले आणि श्री कृष्णाला रुक्मिणी पासून पुत्र प्राप्ती झाली प्रज्युम्नाचा रुक्मिणीच्या महागाचा प्रज्युन्न पाळण्यात ये नावाची गोष्ट काय आहे पहा द्वारकेसारखी नदी महाल सुरक्षा सुरक्षा नावाची कन्यांसाठी जे वस्तीगृह आहे गरीबसाठी आहे महिन्या न्या पाच हजार हजार रुपये आणि पॉकेट मनी म्हणून खर्च करतात अशा त्याच्या नंदा भाऊ यांचा खून झाला परिसरामध्ये दुपारी घर बारा वाजता सुरक्षा पाण्याचा प्रजीन त्यांनी उचलला आणि तो घेऊन गेला काही कुणाला पत्ता लागला त्याला त्या मुला दिसतात केंद्र कृष्णातून उत्साह हा हा आता एक मासा आकाश मार्ग्रापू समाचार भेट आनंद तो एका चिरला त्याचा बाकी कुणालाही करून येतात त्या दासीने त्या आरोपाला लहानाचा मोठा केला वयात आला असे पण आमच्या आईच आहे लोक विलक्षण आहे ज्यांना सुरू नाही मी तुझी आई नाही आणि तू माझा मगाई नाही भगवान शिवशंकराने प्रतिज्ञापूर्वक ज्यावेळी तुम्हाला जायल ते तुम्ही मदन पूर्वजन्मीचे आणि त्यावेळी तुमची पत्नी रती पुन्हा आपण कुठं प्रगत होता वाद बघत होते आपण मदन आत्मि आणि दोघे आधी परत द्वारा उड़ा कृष्ण आया दून कृष्ण कश नारायण हा मदन है मदन सद्या कृष्ण पुत्र प्रत्युन्न म्हणून प्रकट झालेला आहे प्रत्युन्नाचा जन्म आणि कोणतरी विवाह श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध आणि बाणाकुलाची कन्या उषा उषा अनिरुद्ध विवाह परिस्थितीला बानाधुराचे जे महामंत्री आहेत त्यांची कन्या चित्रलेखा तिचं नाव आणि नाव चित्र काढण्यामध्ये विशेषतः व्यक्ति चित्र का चित्र मैत्री तीजा उड़क चाहिए आंदोलन सर है कहीं ते तरी बोत है कहीं व्यथा है मी माहिती नाही तुझी सांग काय सांग मला तिने जाणीव काय जाणीव करत नाही झोपेमध्ये स्वप्न पडत गमता चित्रलेखा सांगते ते स्वप्न आहे याची मला पूर्ण जाणीव वाटते स्वप्न पाहिश जर काही मदनाचा पुतळा आता एक युवक मी आणि तो स्वप्नात रोज पाहते मी माझ मानस त्याला अर्पण केलेलं आहे पण आता प्रत्यक्ष जीवनामध्ये मी आम्ही कसे विवाहना ते येणार आहे काय उपयोग आहे तुला समोर आमच्या अजिबना आपलं दुःख असतरी उपाय सांगणार काढायला सुरुवात केली केलं जातो हा पाहतो जवळजवळ भारत वर्षातल्या सगळ्यातना प्रतिष्ठित आशाबाजे घराण्याची सगळ्या आणि कर्तव्य असणार्या युवकांची चित्र काढायला प्रारंभ केला तेव्हा उषा म्हणून की मी पाहते तो हा नाही पण आता उच्च साम्य आहे पण हा नाही असं ना करता करता श्री कृष्णांचा नातो अनिरुद्ध त्याच चित्र काढलं तेव्हा दाखवलं नाही होती नाही पण तिच्या दोन्ही काळावर डायरेक्ट होत कॉस्मेटिक नाही दोन्ही काला आलो झाले गर्दीत जरी, होई म्हणली नाही म्हणली नाही पण वाटली ज्ञानेश्वर महाराजांची सोळा वर्षाबरोबर असताना ज्ञानेश्वरी ग्रंथ मिळून हाताले सिद्धांत सांगण्यासाठी दृष्टांत म्हणजे सगळे प्रपंचातले तुमच्या घरातले नित्य जीवनातले त्या काळची असं कमी म्हणजे कि की ग्रंथ नाराजा ग्रंथ रचनेवरन या काळात ग्रंथरचना झाली त्या व्यक्ती सामाजिक स्थिती राजकीय परिस्थिती आर्थिक परिस्थिती दिलाय न सांगण्यावरी बारामतीची रूप एकंद उलगडून सांगतो लग्न झालं तिच्या लग्नात तिच्या लग्न खेळायच्या रात्र लागवायच्या आता मला वाटत नऊ गावात सगळा कारभार आटपतो घराकडून जातो तिची मैत्री जी अनुपस्थित होती तिला कसा पण मंगळवढी पुरुष मंडळी बाहेर रोखीवर माझ्या मायका करत नसतो त्या माझ्याला प्रकाश घ्यावा म्हणून आणि बाहेर ओटीवर बैठकीवर ही पुरुष मंडळी बसली होती एकदा तो वर्णन करू लागली की आलो शकू ते कुठे पके राहत तो ज्ञानेश्वर महाराजांचा पालय साडे सातशे वर्षापूर्वीचा आता प्रसंग राहिला नसता माहिती माझे कुटुंब आहे ते एका पुरुषाचं वर्णन करत होती ती म्हणून ज्यावेळी तिच्या पडचे राजांचं वर्णन केलं पाँडस। पाँडस का का आ, आता या का कळमेला पा इतच कमी नाही होता कोची नाही म्हणली नाही बोलवी म्हणली नाही लक्षित झाली मान खाली वाचली ज्ञानोवाचा वृत्तांत मी फक्त स्पष्ट करून न सांगणेवर बाळाप्रतीसो सांगायचंय आपल्या पथिराजांची तिला पूर्ण ओळख आहे तेव्हा अन्य पुरुषांच वर्णन ऐकून हे नाही पण आपल्या पथिराजांचं ऐकलं ती म्हणजे का हो अग हे नाही म्हणजे नाही पण न सांगताना तिला कळलं की हे काय बघा लक्ष गोळी आहे तो आम दा हो द्वार श आणि उशेच्या महाला काढून होते त्यांच्या लक्षात आलं कि राजेच्या शरीरावर काही लक्षणे दिसून येत नाही हे प्रकरण आपल्या तो बाणस आम्हाला असं वाटत त्याने उशीची खूप निर्वचना केली आणि तिला विचारलं की हे कर्म करणारा कोण तिने ना सांगितलं थेट आता तो बाणादूर शंकरांचा कृपांक शिवशंकरांचा मोठा उपासनाय बाणादूर आणि कृष्ण यांचं नको युद्ध बाळाचा पराभव झाला श्री कृष्णा बसवला आणि शेवटी उषा आम्ही राजवंत श्रीकृष्णांची भगिनी बलरामांची भगिनी सुरुवात राह चिता आणि खूप आठ येऊन काम आला अर्जुनाची अहीर मदाय Campus हो जुआ या है ज़ी आ kःओ जिए दराइ चेम आम आम है कि व्याग जयोत्य स्क्शेट्वा कार 小शी समयुनी-ज realms अपरोले मैं रत खति हिasyoon अर्जिनामी मक्षटवेश्या तактер तीश्य में दोगजी मुष्याकियरा अन्य मेंडहाको गउजनामी धन्यु आणि द्रौपदीला घेऊन आले का मातो घरा वाटून घ्या पल्ली तांदूळ होते का द्रोप होते काय का वाचून तर घ्या पण द्रौपदीला शापट पाच जणांशी नारुदांच्या सल्ल्यानुसार द्रौपदीचा विवाहांशी दोन महिने बारा दिवस अनुक्रमे धर्म भीम अर्जुन नकुल फारशी पैकी कोणाही एका बंदूच्या वरून द्रौपदी असताना अन्य जर तुम्ही गेला त्यांनी भारत वर्षाची तीर्थयात्रा करायची म्हणून धर्मराज आणि द्रौपदी शस्त्रामध्ये बोलून बसले असताना अर्जुनाला शस्त्रास्त्रांची गरज लागली अर्जुन गेला ब्राह्मणांचं दोघांचा परत केलं तीर्थयात्रा तिकड सुबोधला युवकाची ठरवलं आणखी कल्पना आहे कि ताईने अर्जुनाला मनोमन बदललेला आहे कस काय घडून यायचं वाटेत नारदांची आणि अर्जुनाची गाठ पहिली लग्नाला जातो कापुरी पुन्हा आणि सुभद्रा कौरव तुला म्हणजे अर्जुन अरे अर्जुना संज्ञान सुभद्रेत होणार म काय करतो मी पर्व गर्भ मा मध्ये विद्यार्थ्यांना पाठवित होते टिकत होते अजून ज्या परीक्षी राहिला होता तिथे आले गर्भ महामिने लोकांना संन्यास आला कृष्णाने आभार मानले गर्भ महामूचे गर्गमुनी ते घेतले वश करण्याच्या कामाने आज कोणतरी येते श्रेष्ठ गर्ग माण पोटावून झालं कृष्णा माझा विचार आहे त्या व्यक्ती राजाना आपल्या घेऊन दादा मला तुमचा संध्याशील अग्निताई व्याजवाज्या दिग्नी तुला, नको कृष्णा मी आपली कोणती योजना तुला पसंत पडली आणणार मला एक दिवस भाऊजी काय पर्व काळ आम्ही सगळे समुद्र स्नानाला जाणार आहोत वंश घेणारे तुम्ही तिथन योगा घेऊन पळून जायचं पलायनाची श्री कृष्णाचं पाठव गर्गमा आणि त्या पर्वताला समुद्र स्नाना त्या अर्जुनाने आपहरण केलं दादा कळलं की अहो दादा काय ते महाराज तुम्ही आणलेले काही सर्वांनी नक्की अर्जुन असलं पाहिजे आणि कृष्ण नक्कीच त्याचा हाचला पाहिजे सुभद्रा रुग्णाला नारळाला वाट श्री की श्रीकृष्णांची दिनचर्या गृहस्थापन काय आहे कसा आहे का दिनचर्या सुंदर आपल्याला वेळ नाही उद्या सकाळी आपल्याला साडे झाला आणि पूर्ण करेचे धावच्या स्वरूपाचा वेळ नार पाहिलं की प्रत्येक महाराज जिथं द्याव तिथं श्रीकृष्ण आहे कुठ पूजा करतय कुठं मुलांना कुठे तथा जवण करत कुठ बाळांच्या बरोबर राजकीय अधिकारी जे आहेत शासकीय त्यांच्या बरोबर राज्य चर्चा कुठली सोळा हजार मनात म्हणू लागले कसा काय संसार करत असेल तो आपली चालत नाही अशी भगवंतांची जनचर्या जाता सांगतो ब्राह्मण मूर्ते ब्राह्मणताली शिकत असत मुखमहाजनाली वृत्त झाल्यावर आत्मचिंतन करत असत्रामे मूर्तेचे उठाई आत्मन समजा शब्दात सांगताय प्रभाते म्हण रामचितीत झालं पुढे वैखरी राम प्रवाचे रा। रा रा हा सदाचार सांगून नाही तो तुमचा सदाचार वरचे प्रवाशे म्हणजे राम चिंतीत जा आणि पुढे दिवसभर तो वैगरे दिवसा हा सदाचार होय तो सांगू नये असा आग्रह लोकांना अर्थ करत असताना अन्वय करता आला पाहिजे अन्वय केला तर अर्थ करता येतो नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो असा आश्रय ब्राह्मण म्हणते शितींचा एक आत्म भगवंतानी सगुण आणि विग्रहांच पूजन करा भगवंतानी सगुन विग्रहाची पूजा करावी अल्पा दोन प्रयंत राजवा घ्याव निर्णय करावेत भोजन करावं वामपुक्ष प्रश्न विचारतो तुम्हाला गुरु उत्तर द्यायचं पण आम्ही बोलतो त्या माना त्या लक्ष्मीधराय आणि त्या व्यक्ती पद लक्ष्मीधर म्हणत असे हा संयुक्त मानात मानवायचं गंधर्वाने भोपले कंपनीच लक्ष्मीधर ऍक्शन सहित पद म्हणायचे असे कृष्णाची उत्तम दिनचर्य शुभ महाराणी हे कृष्णाचा अंतुट अगम्य अनकरणी असं चरित्र सांगतायचं राजा परिषद ऐकून विचार विचारी ता। है, है आए, पत्नी सुद्धा सुधा योग्य है मारण नहीं जो काही असेल त्या कोणाचा असे कसे मित्र ते द्वारकाजी कधी यांना भेटाय काय हे कधी द्वारका विचारा आणि वर्णन तर करतो जायच वाटत नाही भेटून असाय कालावधी मित्रांना भेटायला जायचं काय नाही पोह्याची नाक ओळखी तुझा आपन ये पाफुन तक्तु जारून तक्तु तो को तक है तो तुना यूखिल, पोत्रित वार्टित, द्वार्कानी पूप चेश्का गिजिया है, का काई संपर्चे जिए गुए, कि द्वार्कानीश माझे जिवस्टे कंसर्ष्यप सोगी साहत हुए, कुझे अपने मालो बाहेर सुंकर भारती त्यांचे वडील हरिभाऊ नामांकित आपल्या रुक्मिणी बसले होते तिथे बसवलंय रुक्स राखून इतक्या वर्षाने येत होता द्वारका गोंदीच वर्ग पाहिलं होतं आवश्यक कृष्णाने बरोबर मुद्दा उपलब्ध आम्हा दोघा वर्तुन पत्नी भाजलेले च आमचे चणे आम्हाला न देता एके एका सगळे तुला म्हणलं ने ने ने ने ने ना नेमकं या वहिनीच्या समोर इच्छा वर्ष तुझा असा प्रेम पण वहिनीने आमच्या झोपा ठेवला नव्हते हो काय आणि प्रेमाची भेट पाठवते तो म्हणून मला माझा पोटा भीतो पण त्याच्याजवळ काही आणि सोडली एक चिमु दुसरी चिमु तिसरी चिमुमिणी लाल लज्जा बाजूला सोडून श्री कृष्णांचं सो मंत्र धरलंय आमचाही वाटायला आपल्या घरी मग पत्नी आहोत दोन चिमट्या खाल्ल्या सुदाम कुरी सुदामाचा वाडा आमच्या वाईट स्थिती बसून गेली स्नान करते सुर बनत गावची सुधार फळ म्हणजे उशीर होणार नाही आणि जरी काही वाटेल पण सुधामित वस्त्राचं पंचायतनी घेऊन उभे हो। त्यांनी त्या शब्दानी विचारपू केली नाही मी काय केलं पोह्याचे नातू ते काय केलं अनंत असते भगवान देताय पण सुदा या ऐकव्यामुळं उचला नाही मतला नाही त्याला आमचा नाही साधा नाही गर्व नाही त्याची जीवन पद्धती उलटी होती तशीच आहे मुलं ही बिघडली नाही आपला अभ्यास जोडला नाही शांत आहे ना मी इथं समाधान द्यायला हो बसले पण माझ्याकडे माणसं येतात कोणीही समाधान मागत नाही विहिरीला पाणी वगैरे मुलीचं लग्न होते समाधी समाधान मनाची समाधी आहे सम्यक अवस्था सम्यक बुद्धी सम्यको ना असे विषय वादे सोडणे आणि आणि मनाच्या चंदनही आणलं आपला इतिहास आहे कायद्यानुसार नियमानुसार ज्या दिवशी कोर्टाने फाशी सुनावली त्या दिवशी त्यांचं वजन उंची जे त्या अंगावर फाशीवर चढवण्यापूर्वीच वजन किती तरी पाहुणाने वाढलं का आम्ही जे केलंय मला सांगा अमूक तालुक्यात तारीख निश्चित आहे वेळ निश्चित आहे अमूक वाढून अमुक मिनिटांनी वजन वाढलं समाधाना आपण यात तुझे काही आपण काळे ग्रंथ परिपूर्ण होईल देवता पूजन होईल ग्रंथ पूजन होईल व्यासपूजन होईल आरती होईल आवाई देवता विसर्जित होती ग्रंथ अभ्या पुढा जय गोपाय